स्कंद तिसरा अध्याय बाविसावा कन्येचा सुदर्शनाशी विवाह आपल्या कन्येचे भाषण श्रवण केल्यानंतर शुद्ध मनाने युक्त असलेला तु सुवाहू राजा स्वयंवर मंडपात जमलेल्या राजांकडे गेला आणि म्हणाला हे भूपाल हो आपण आपआपल्या शिबिरात जावे आजचा स्वयंवर समारंभ उदयक होईल आपण सर्व माझ्यावर प्रसन्न व्हा मी अर्पण केलेल्या भक्ष आणि पेय पदार्थांचा स्वीकार करा ह्या मंडपामध्येच खरोखर उदय आजचे कार्य होईल ते आपण सर्व मिळून पार पाडा खरोखर मंडपामध्ये आज कन्या येत नाही हे भूपाल हो आता येथे मी तिला काय बरे सांगू कन्येची समजूत घालून मी तिला प्रातकाली येथे घेऊन येईन राजांनी आता शिबिरात जावे विचारी लोकांचा आपल्या आश्रित जनांशी कधीही होत नाही आपत्यावर सर्वदा कृपाच केली पाहिजे ह्या स्तव आपण तिच्यावर कृपा करा मी त्या कन्याला सकाळी येथे आणीन। हे भूपाल हो आपण करावे अथवा शौर्य पण ह्यापैकी काहीतरी मनामध्ये ठरवून मी प्रातकाळी कन्येचा विवाह करीन ह्या स्तव सर्व राजांनी मिळून उदय येथे यावे सर्वांच्या मताने स्वयंवर समारंभ शेवटाच हे तेचे भाषण श्रवण केल्यानंतर राजाना ते खरे वाटले ते आपापल्या निवासस्थाना परत परत गेले आणि होती बंदोबस्त ठेवून त्याने माध्याला विहित असलेली कर्मे केली सुबाहूने इकडे आर्यजनांसह अत्यंत गुप्त अशा घरामध्ये वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरोहितांसह कन्येला बोलावून आणून विवाहकाली योग्य असलेली कर्मे करवली वराला स्नान वगैरे घालून त्या राजाने त्याला विवाह योग्य अलंकार घातले आणि ज्यात विवाहवेदी घातली आहे अशा गृहामध्ये आणून त्याने त्याचे पूजन केले विधियुक्त आचमनीय अर्ध्य दान वस्त्रे गाय आणि दोन कुंडले इत्यादी त्याने, त्याने त्याला यथाविधी अर्पण केली नंतर त्या महाशय राजाने विधीपूर्वक कन्यादान केले त्या महाभाग्य सुदर्शनानेही ते सर्व स्वीकारले तेव्हा सुदर्शन माता जी मनोरमा तिची काळजी नाहीशी झाली उत्कृष्ट केशाने युक्त असलेल्या त्या कन्येला सुदर्शन कुबेराच्या कन्येप्रमाणे समजू लागला आणि स्वतःला उत्कृष्ट मानू लागला नंतर भूषणे वस्त्रे देऊन त्याचे चांगल्या रीतीने पूजन केले अशा त्या उत्कृष्ट वराला आनंदाने आणि निर्भयपणे सर्व सचिव त्यावेळी मंगल घेऊन गेले इकडे विधिवेत्या स्त्रियां ही त्या राजकन्येला यथाविधी शृंगारून आणि चांगल्या यानामध्ये बसवून बोहले घातलेल्या त्या मंडपामध्ये वरासमी तिला घेऊन गेल्या तेव्हा पुरा पुरोताने स्थापना करून यथाविधी हवन केले नंतर शुचिरभूत कंकण धारण केलेल्या आणि पर, परस्परांवर अत्यंत प्रेम करणाऱ्या त्या वधूवरांना बोलावून आणून त्या विवाहवेदीवर बसवले त्या उभयत्याने लाजा लाजाहूम करून अग्निला प्रदक्षिणा केली आणि कुल आणि गोत्र ह्यांना उचित असे इतरही सर्व काही विधी त्यांनी योग्य केले त्यानंतर युक्त उत्कृष्ट रीतीने अलंकृत आणि अश्वानी युक्त असे दोनशे रथ मोठ्या आदराने लवाजमा म्हणून त्या नृपश्रेष्ठाने दिले तसेच पर्वत शिखरांप्रमाणे ज्याची शरीरे आहेत असे सुवर्ण विभूषित आणि मदवस्त सव्वाशे गज त्या राजाने त्या, विवाह त्या राजाने विभूषित अशी अशा अतिमनोहर शंभर दासी आणि शंभर हत्ती वराला अर्पण केल्या त्यानंतर सर्व आयुधाने संपन्न आणि अलंकृत असे हजार दास रत्ने आणि दिव्य अद्भूत आणि निवासग्रह अर्पण करून सिंधु देशातील अतिशय मनोहर असे दोन हजार उत्कृष्ट अश्व त्याने त्याला दिले त्याचप्रमाणे ओझे उचलणारे तीनशे मनोहर उंट आणि धान्य आणि रस यांनी भरलेले असे दोनशे उत्कृष्ट ही त्याने त्याच्या स्वाधीन केले त्याच्यानंतर त्या सुबाहुने वरमाताजी मनोरमा तिच्याकडे जाऊन तिला प्रणाम केला हात जोडून तो तिच्या अग्रभागी उभा राहिला तो म्हणाला हे श्रेष्ठ राजकन्ये वधूवरांना माझ्या सामर्थ्याप्रमाणे अलंकार भूषणे वगैरे आंधण देऊन अर्पण केली आता वरमातेचा सत्कार करणे हे माझे मुख्य उचित कर्तव्य आहे हे, हे भाग्यशाली वरमाते मी तुझा दास आहे या सांग तेव्हा मनोहर भाषण करणाऱ्या मनोरमाही म्हणाली हे भोपाला आपले कल्याण असो निरंतर आपले कुल वृद्धिंगत हो ज्या अर्थी आपण स्वतःचे श्रेष्ठ कन्यारत्न माझ्या पुत्राला अर्पण केले आहे त्या अर्थी आपल्या हातून माझा चांगलाच मान झाला आहे हे नृपा मी भाटाची अथवा स्तुतीपाठकाची कन्या नाही मी कोणाची निरर्थक स्तुती करीत नाही यथार्थच सांगत आहे की या संबंधाने आपणासारख्या स्वजनाची मी काय बरे जास्त प्रशंसा करू तुझ्यासारख्या उत्कृष्ट भूपतीशी संबंधी झाल्यामुळे आज माझा पुत्र मेरू पर्वताप्रमाणे उच्च झाला आहे आहा आपले पवित्र उत्कृष्ट आणि अत्यंत अद्भुत नृपचरित्र मी काय बरे वर्णावे कारण राज्यापासून भ्रष्ट झालेल्या माझ्या पुत्राला आपण आपली श्रेष्ठ आणि परमप्रिय कन्या आजारपण केली आहे येथे आलेले हे सर्व भूपती सोडून देऊन वनवासी निर्धन पिता सैन्य साधन नसलेल्या आणि फलांवर उपजीविका करणारा माझा पुत्र असून त्याला तू आपल्या कन्या आजारपण केलीस द्रव्याने कुलाने आणि बलाने तुल्य असलेल्या वराला राजाने आपली कन्या देणे योग्य आहे हे भूपाला माझ्या द्रव्यहीन पुत्राला कोणीही आपली गुणसंपन्न आणि रूपवती कन्या देणार नाही सर्व बलाढ्य आणि वरिष्ठ राजांशी वैरसंपादन करून माझ्या सुदर्शनाला आपण आपली कन्या अर्पण केली म्हणून आपल्या धैर्याला मी काय बरे वर्णन करावी ही तिची वाक्य श्रवण करून राजा संतुष्ट झाला पुनरपी हात जोडून तो तिला म्हणाला हे माझा मनोरमाप्रसिद्ध आणि समृद्ध अशा ह्या राज्याचा तू स्वीकार कर मी आज तुझा सेनापती होतो अथवा हे संमत नसेल तर राज्य स्वीकारून पुत्रासह तू राज्यसुखाचा उपभोग घे वाराणसीतील वास्तव्य सोडून वनामध्ये अथवा दुसऱ्या शहरामध्ये माझे आता वास्तव्य होणे शक्य नाही राजे तर क्रुद्ध झाले आहेत परंतु मी प्रथम जाऊन त्यांचे सांत्वन करीन सांत्वनानंतरही दान आणि भेद हे दोन उपाय मी योजीन एवढ्याने कार्यभाग न झाल्यास मी युद्ध करीन जय पराजय जरी दैवाधीन आहेत तरी धर्माच्याच बाजूला यश प्राप्त होत असते अधर्माकडे जय येत नाही म्हणून खरोखरच त्या अधर्मनिष्ठ राजांचे मनोरथ कसे बरेच सिद्धीत जाईल हे यथार्थक भाषण श्रवण केल्यानंतर त्याच्यापासून सन्मान प्राप्त झाल्यामुळे मनामध्ये सर्वस्वी स्वी प्रसन्न आणि आनंदित झालेली मनोरमाही हितकारक शब्दाने त्याला म्हणाली हे नृपा आपले कल्याण असो आपण निर्भय असा हा पुत्र आपले राज्य मिळविल आणि पूर्ववत अयोध्या नगरीमध्येच राहील आपण स्वस्थानी जाण्याविषयी आम्हाला अनुज्ञा भवानी आपले कल्याण करील हे भूपाला मी श्रेष्ठ अंबिकेचे चिंतन करीत आहे त्याोगे मला कोणतीही काळजी वाटत नाही अशी नाना प्रकारची सरळ भाषणे आणि शब्द रचना आणि एकमेकांच्या भाषणातील अमृतुल सर्व राजांना विवाह झाल्याची बातमी लागली तेव्हा ते क्रुद्ध होऊन नगराबाहेर गेले आणि म्हणाले नृप ह्या नावाला कलंक लावणाऱ्या या सुबाहूचा आणि त्याचप्रमाणे विवाहाला खरोखर य्य नसलेल्या त्या पोराचा वध करून आपण ती शशिकला आणि राज्यलक्ष्मी अपमान ह्यांनी लोन आपण स्वगृहेर परत जावे हे होत असलेले तूर्यध्वनी तुम्ही ऐका मृदुंग शब्दांना मागे टाकणारे शंखांचे नाद नीट ऐका त्याचप्रमाणे नाना प्रकारचे गीतध्वनी आणि वेदघोषही तुम्ही श्रवण करा यावरून राजाने काल रात्री त्या ठिकाणी कन्याचा विवाह केला असे मला वाटते तेव्हा हे भूपहो सांप्रत काय करणे उचित आहे याचा आपण विचार करा एकमेकांच्या विचाराने जे निश्चित होईल ते एकजुटीने करा याप्रमाणे राजाचे भाषण चालले असतानाच सामर्थ्य प्रसिद्ध आहे अशा आपल्या काही सुरु अतुल सामर्थ्याने सा, तो काशीपती सुबाहू राजा कन्येचा विवाह संस्कार पुरा करून, करता, चा करून त्या राजांना निमंत्रण करण्याकरता सत्वर शहराच्या बाहेर आला परंतु तो काशीपती येत आहे असे अवलोकन करून त्याच्याशी काही भाषण न करता राजे क्रोधाने मौन धारण करून राहिले इतक्या त्यांचा त्यांच्याजवळ गेला आणि प्रणिपात करून हात जोडून त्यांना म्हणाला आज सर्व भूपतींनी भोजन करता माझ्या घरी चलावे माझ्या कन्येने त्या सुदर्शन राजकुमाराला वरले आहे आता आपले हित अथवा अहित करण्याचे माझ्या हाती काय बरे आहे आपण शांतीचे अवलंबन करावे कारण महात्मे पुरुष दयाळू असतात हे त्याचे भाषण श्रवण करून राजे क्रोधाने अधिक व्याप्त होऊन गेले आणि म्हणाले हे राजा आमचे भोजन झाले तू आता आपल्या घरी जा संपूर्ण विवाहासंबंधी कार्य उरकून घे आपण आज हे फार चांगलेच कृत्य केले आहे आता आम्ही सर्व राजांनी आपापल्या घरी जावे हेच बरे हे भाषण ऐकून हुई आपल्या घरी गेला आणि खिन्न आणि क्रुद्ध झालेले हे नृप आता करणार तरी काय असे म्हणून चिंताक्रांत होऊन विचार करू लागला इकडे तो गेल्यानंतर ते भूपाल पुनरपी भेद करू लागले काही म्हणाले मार्ग अडवून आपण सुदर्शनाचा कन्येला करू हरण करून घेऊ यावर दुसरे काही म्हणाले आहो आपणाला त्या राजाशी काय कर्तव्य आहे आपण सर्व मंगल समारंभ अवलोकन करून आल्या वाटेने परत जाऊ याप्रमाणे भाषणे झाल्यानंतर ते सर्वही राजे सुदर्शनाचा मार्ग रोखून राहिले इकडे घरी गेल्यावर सुबाहूने पूड़ी कृत्य ओरकू घय बावा समाप्त